Hare Hare Hare Krishnam Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Hare Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Hare Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Hare Hare Hare Krishna Krishna Krishna Hare Hare�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 हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे उत्तरी कवरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरुज्ञानेश्वर महाराज तरी झड झडो आणि वैला निग ये भक्तीचे वाटे लाल या पावीसी अव्यंग निजधाम आले ही जी भक्तीची वाट आहे त्या भक्तीच्या वाटेने आपण निघालेलो असताना त्या वाटेच दुसरं टोक जे आहे की ज्या टोकाला गेल्यानंतर जिथं निघालोय तिथं परत येणे नाही, भगवंता शब्द संगाइच ये तद धाम परम्बा अठावैध्य भगवान संगता है तत्म शांति स्थानं प्राप्त शाश्वत आणि इथे ज्ञानेश्वर महाराज या ओळीच्या पुढच्या दोन चरणातन तेच सांगत आहे या पावीसी अव्यंग निजधामून आवे आणि जशी जशी वाट माग पडेल मुकाम जवळ येत राहील तस तस आनंद वाढत असतो कष्ट कमी होत असतात आणि बाकी बाकीच्या भगवंताकडं जाणाऱ्या ज्या वाटा आहेत ना त्या सगळ्या वाटा आणि तुकोबरायच्या हनुमंतरायाना प्रार्थना करून सांगतात शनिवार आहे काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा तुगटा किंवा तुकोबारा आणि प्रार्थना करत देवा नवविधा काय बोललेले दे भक्ती देवा संतांच्या माध्यमातन ही नवविधा अशी जी प्रेम रक्षणा भक्ती आहे तिचं वर्म आमच्या हातात यावं आणि असं भक्तीचं वर्म जे आहे भाव पण काल आणि विचार करता करता थांबलो प्रेम म्हणजे दुसरं काही नाही भावाची पूर्ण परिणीत अवस्था म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजेच काय भक्ती नारदनी व्याख्याच केली आहे अस्विन परम प्रेम रूपा म्हणजे भावातही आणि भक्ती हे प्रेम कृतिंगत होतं त्या भावाचे एकापेक्षा एक असे काही सरस प्रकार मधुसूदन सरस्वतीने सांगितले श्रीरूप गोस्वामी सांगितले श्री गो महाप्रभुंचे अंतरंग शिष्य जीवरूप गोस्वामी श्री रूप गोस्वामी आणि या भावाचा विचार करत असताना मुख्य भाव मूलभूत भाग अब्द बच्चित भाव अवंबन जे सुख है तो तत् सुखसुखित्व पाइजे तुख सुखित्व के केव्हा वाढीस लागत सर्व भावांच आणि प्राण असणार हे तत् सुख सुखित्व जे आहे ते केव्हा वाढीस लागतं ज्यावेळी स्वसुखसुखितवाला दिली जाते तेव्हाच तत् सुख सुखितवाचा भाव वाढू लागतो ऊस केव्हा जोमानी वाढतो पिक केव्हा जोमानी वाढतात त्याच्या आवती होती आम्ही न लावलेलं पण येणार आणि वाढणार जे गवत आहे ते खुरपल्याशिवाय भांगरल्याशिवाय ते तण काढल्याशिवाय वाढत नाही तस स्वसुखसुखितवाला तिळांजली दिली तरच आणि ते तस सुख सुखित्व आहे हे काय सुख सुखित्व आणि स्वसुखसुखित्व स्व म्हणजे आपण भगवंतामुळं आम्ही कसे सुखरूप होऊ आणि सुखरूप कुठलं आम्ही तसे सुखी होऊ त्याच्यामुळं <laughs> आम्हाला कस वारंवार नाना प्रकारचं आणि अगर पाठलौकिक कस आणि सुख कस प्राप्त विक हे स्वसुख सुखित्व आणि तच सुख सुखित्व भगवंता कसा आनंद प्राप्त हुई हि जीवना मधी भूमिका शीत तस सुख सुखित्व आता हक्तिशास्त्र कार्य दोनती प्रकार के लिए उत्तम मध्यम कनिष्ठ काय क्या का हो। माला अत्यंत कनिष्ठ मध्यम काय तो ही राहा वा आणि ही सुख मिळावं मध्यम आणि आम्हाला त्याच्यासाठी जरी सातत्याने दुःख भोगावं लागलं तरी सुद्धा तो सुखी होतोय ना हा उत्तम उत्तम पक्ष खर खर सोनी तत् सुख सुखीत्व नारदान सारख्या भक्ताचार कि अहो मैसारक्त है को भक्त है मारख भगवंत निराभिमान्य है निरंकार है अभिमान नहीं तुका मनी यासी ने का धरुदेव क्या अभिमान नहीं आणि तो आपल्या भक्तांच्याही ठिकाणी अहंकार अभिमान राहू देत नाही का भक्ताच्या ठिकाणी जरी तिळा एवढा अभिमान असला ना भगवंताला मेरू एवढं ओझ होत तिळ भरी जरी होया या अभिमान मेरू तो समान भार देवा आणि त्यामुळे तो ठेवत नाही अभिमान आता त्या सुदर्शन चक्राचा खरा उपयोग जर काही असेल ना तर दैत्य निर्दनापेक्षा सुद्धा तो या सुदर्शन चक्राने काही करत असेल ना चक्रे अभिमानाचा कही चेंदा मोह ममता खेदी गदा ती जी कौमोदी गदा आहे त्यांनी भक्ताच्या ठिकाणचे मोह ममता हे ना त्यांचा शेत शंखे उद्बोधी निजबोधा आणि निज कमळे सदा निज भक्त पूजी दाखले काही देत नाही आपल्याला परिचित आहे मधुअनी ध्रुवादी केले बाल हातीचे निला कमळे कारण भक्तीचं जे ऐश्वर्य आहे ना ते सांगतो जात तुम्हाला भगवं भक्ता पूजनीय है ना सेवनीय है ना आदरणीय है ना पगवंत जसा पूजनीय है तसा भगवंत पूजक ही भक्त से भगवंता पूजन करतापेक्षा अपल भक्तानूजन कराव अशी त्या भगवंतालाही मोठी लालच आहे भगवंताच्या ला हातात जे कमळ आहे ते मधन मधन आणि परफ्यूम घ्यावा म्हणून नाही औषध केव्हा जर भक्त आला तर निदान आपल्या हातातलं कमल जे आहे ते आणि त्याच्या मस्तकावर वाहून त्याची पूजा करावी हा भगवंताचा भाव आहे असं भगवंत पूजनीय आहे आणि तो पूजक ही आहे हे भक्तीच ऐश्वर आहे योग्यांचं पूजन भगवान करत नाहीत ज्ञानांचं पूजन करत नाहीत नाही ते म्हणजे अरे माझा आत्मा इतका मला प्रिय नाही ना इसके माला भक्त प्रिय भक्त प्रिय भक्तिमान मे प्रियो नियो मत भक्ता मे प्रिय भक्ता मे प्रिय मे प्रिय मिय है नुस्त प्रिय नहीं हो मौली शब्द वे जो मुखा व्यसन है तया से आमा व्यसन आमसे ते निशील आता हा ज्या भक्तीचा आणखीन मोठा भाग्याचा भाग आहे ऐश्वर आहे भक्तीतला आत्मा जो भाव आहे त्या भावाचे काही प्रकार भाव भावाच खूप आणखीन विकसित रूप प्रेम प्रेमाच विकसित रूप रती रतीच विकसित रूप मान मानाच हो आपल्याला इथे सगळं सांगायला वेळी नाही उद्या तरी होता निदान द्या पावेश या अभंग पर्यंत विचारूया मान मानाची आणखीन विकसित स्थिती स्नेह स्नेहाची विकसित रथी प्रणय प्रणयाची विकसित स्थिती महाभाव प्रियता जी आहे ना प्रियता प्रियता अशी आहे की तो प्रियतम आहे आणि आपण सांगतो मला मीराबाईंची आणि हकीकत सांगतो म्हणजे कळेल भाव काय आहे त्यालाच कुणी भक्तिशास्त्र कारणे सख्यासक्ती दास्यासक्तीही कांतासक्तीही वासल्यास आणि या सगळ्यापेक्षा मधुरा भक्ती माधुर्य भाव माधुर्य भाव मधुरा भक्ती पण एक आहे मधुरा भक्ती करण्यासाठी अत्यंत निकोप अत्यंत शुद्ध अत्यंत शुद्ध अस चित्त असेल तर मधुरा भक्ती नाहीतर मग त्या मधुरा भक्तीतन काही विपरीतही निर्माण होऊ शकेल चित्त शुद्ध नसेल तर शेवटी मधुरा भक्तीतली श्रेष्ठ विकसित स्थिती झाली आहे कांता सक्ती ही नारदांसारख्या महात्म्यांनी सांगितल्या सख्या सक्ती सख्या दास्या ना सक्ति नहीं कांता सी तो वल्लभा कान्तू आई था मीरा बाई संत मंडति मधे बार वर्षा मधे अनेक तीर्थ है तीर्थे तीर्थे निर्मलम अ शैले शैले न मोक्तिकम मौक्तिक गजे गजे साधव नाही सर्वत्र चंदनम नवने वने वने पण आपला भारत वर्ष असा आहे की जिथं जिथ तीर्थ आहेत ना तिथे तर महात्मे होऊन गेले आधी ज्ञात अज्ञात आहेत अशा तीर्थयात्रा करत होत्या त्या तीर्थाला जे महात्मे असतील साधू वैष्णव महावैष्णव भागवतोत्सव अवघ्यांचं दर्शन घ्यायच अशा वृंदावनामध्ये आल्या आणि तिथं जे भगवत भक्त होते या सर्वांची दर्शन घेतली आणि त्या विशाल भरोगतीच्या संत मंडळींना कि आणि कोण इथं दर्शनीय वंदनिय, प्रात स्मरणीय कुणी राहिलेत का म्हणजे आहे जाऊ या आपण म्हणजे नाही मातुश्री नाही जाऊन काय उद्योग का कोण आहे तर आणि चैतन्य महाप्रभुंचे अंतरंग शिष्य रूप गोस्वामी आणि जीवरूप गोस्वामी असे दोघ महात्मे इथं आहेत आपण जाऊया ना लांब का अडचणीत नाही म्हणजे तसं लाभ नाही अडचणीची वाट नाही काय नाही मग पण ते अस्त्रीमुख आम्ही अवलोकन करत नाही तो त्यामुळं आई आपल्याला त्यांचं दर्शन होणं अशक्य आहे ना काय उपयोग जाऊन मग मिलाबाई म्हणल्या आपण जाऊच या मुलाबाईंसारख्या आणखीन काय मिलाबाईचं आपण काय करतो करा ना मेरे तो गिरी धर गोबार असे गिरे यांच्या झोपडीचं दार लावले होत आोघे बंद होत बाकीच्या जणांना मी बाबा आपल्या दर्शनाच्या आस धरून आणि संत श्रेष्ठ कृष्ण भक्ताच्या थोर मिळावर आल्या त्याने आत्नच सांगितलं तुम्हाला ठाऊक नाही का आम्ही आणि स्त्रीमुख पाहत नाही जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवडे अंगे ते सोनी गे चोवळी कि दे अशातले आम्ही नैशिक ब्रह्मचारी आम्ही नाही पाहत मीराबाईंचे वाक्य ऐकलं अंत म्हणजे अकाओ तुम्ही आपल्याला पुरुष का काय म्हणले का माझा असा आजपर्यंत समज होता कि पुरुषोत्तम एक फक्त आणि तो कृष्ण कन्हैया नंदरा जो आहे ना तो क्षराक्षरापेक्षा वेगळा असणारा क्षराक्षरापेक्षा श्रेष्ठ उत्तम पुरुष पन्न परमे तो श्रेष्ठ एकमेव पुरुष है कार्य प्रकृति आई वाक्य ऐकल या दया काल सामान्य कवाड़ उ मीलाबाई पी सा जोड़ घंता सती किंवा आधी कडचे अतिशय आपल्याला परिचित असलेले विदर्भातले प्रज्ञा चक्षू असे मधुरा भक्तीचे आदर्श आणि विसाव्या शतकातले गुलाबराव महाराज ते आपल्याला ज्ञानेश्वर कन्या समजत आणि भगवान श्रीकृष्ण हे पती आशा आणि मधुरा भावात ते होते मी त्यांचं चरित्र वाचलं की नाही मला ठाऊक नाही त्यांच्या चरित्रात एकच किती मधुरा भक्ती आपण कृष्ण पत्नी आहोत ज्ञानेश्वर कन्या आहोत या भूमिकेतनं या भावनेतन, ही जी मधुरा भक्तीची त्यांची बैठक त्यातनं ते चार दिवस पाहत असत त्यांचं चरित्र काव्यायनी व्रत करत असत जे क्या आणि गोप कुमारिकाने केला आधीही आणि कांता सक्ती जी आहे हा मोठा महाभाव आहे आणि भावा भावामध्ये प्रियाची परम सीमा आहे ना परम प्रेमास बदलला आहे तो आमच्यामुळे कसा सुखरूप होईल आपला विषय इच्छुन तस सुख सुखित्व नारदाना अहंकार की माझ्यासारखा कोण भक्त भगवान हो। म्हणले नाही बरं नाही अहंकार नारदे द्वारकेत भगवंतांनी सांगून ठेवलं की भा नारद पण जय विजयानी जसा सनकालिकांना प्रतिबंध केला ना तसा नारदांना प्रतिबंध करा आज राप्ता बंद है राप्ता बंद सग करना संस्थान जिसे गेरे ना करे सरकार स्वारी भेट नाही। नहीं रा अरे बाकी जाना बंद बगता क्या नारद मी आलोय म्हणून सांगा ना तुम्ही जाऊन सांगतो प्रभू काय म्हणतात ते येऊन तुम्हाला सांगतो आम्ही काय सेवक सेव करायला सांगतो की आम्ही सांगितलं बंद नारद म्हणतात मी आलो म्हणून सांगा गोष्ट मी सांगत नाही तुम्हाला गोष्टीत गोष्ट पण शुकाचार्य आणि जनक माहित तुम्हाला बघून म्हणजे पाठवा अपवाद केला नारदांचा नारद आस आले महाराज भगवान जे मंत्राला आडवी झाले होते ना कणत होते विवळत होते आपल्या हाताने आपलं आणि फार प्रदेश मस्तक दाबत होते कृष्णा काय होते रे नारदा काय सांगायचा का हो काय मस्तक शूर उठलाय काय मस्तक शूर उठलाय आई उपाय सगळे उपाय केले गुण नाही प्रचंडच उत्तर प्रसिद्ध होते ते म्हणजे अरे असं कुठे कृष्ण असत का उपाय नाही काय रोग आहे म्हणल्यावर त्याच्यावर उपाय नाही काय मला तुम्ही म्हणता खरं आहे पण मला तो उपाय ठाऊक नाही असंही नाही पण मला तो उपाय करून घ्यावा असा नाही अरे उपायय म्हणतोस ठाऊक आहे म्हणतोस मस्तक दुखतय म्हणतोस आणि करून घ्यावं असं वाटत नाही काय कृष्ण आहे काय समजावं माणस माझा उपाय असा आहे माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे ना माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे तच सुख दुखित त्यांच्या पायाची धूळ अमृतांजन किंवा टायगर बाग किंवा आणखी काही असेल तर असं कपाळाला तोडलं माझ्या पायाची धोल माझा मस्तक्षूर राहणार आहे हा उपाय आहे नार म्हणजे आताच मी बाहेर न आलोय ना पायात ढोल भरलेले आहेत पुढचा ऐकून एक, एक नार काय माझ राहील पण ज्यांच्या पायाचे ढोल मी कपाळाला लावून घेतलीय ते रौरवासारख्या नरकात आम्ही एक जन्म पडती नरने आपले पाय माग घेतले पण म्हणजे कृष्ण अरे नाही गो तुझं दुःख मला पाहत नाही रे पण म्हणे कृष्णा एक उपाय आहे काय त्या व्रजांगना यांनी दाखला दिलाय की याचा अव्रज गोखी काय क्या व्रजांगाणा ज्या आहेत ना त्यांचं किती प्रेम आहे त्यांच्या पायाची धूळ जर आणली तुझं मस्तक पण नारदा माझ मस्तक शूर राहील पण त्या नरकात पडतील हे मला मला न आवडणारी गोष्ट मला तसं बरं वाट पण बघूया तरी त्या येतात का पाठवला माणूस गेला गोपुळ का आला तो काय म्हणल्यात त्या कधी दुखतंय केव्हापासून दुखतंय त्याचं स्वास्थ्य कसं आहे आणि मग इतका उशीर का केला उपाय असताना केव्हाच यायचं ना पण गोपीनो त्यांचं मस्तक राहणार आहे पण तुम्ही ज्यांच्या पायाची धूळ त्या तुम्ही अरे एका एकाय जन्मजन्मांचं जरी नरकवास झाला ना तरी चंद्रा धूरुखी हा श्रेष्ठ एक भावातला प्रकार तस सुख सुखी मग अशी जी भक्ती आहे ती काय एकदा वाढीच लागली ना मग त्या चित्तामध्ये श्री प्रेमाद प्रेमाद क्या क्या हरी शिवाय परमप्रेमान जो परमात्मा आहे त्याच्याशिवाय त्या चित्तामध्ये दुसरं काही अलंब राहातच नाही आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोण दिले सर्वत्र एक हरीच दिसू लागतो किती हरिने दिसू लागतो आपल्याला भगवंतानी जी जी काही पंच ज्ञानेंद्रिय दिलीत ना त्या सगळ्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारा काल मी सांगितलं भोग्य भोग आणि भोगता त्रिकुटी रहीतच असं जे काही काय आहे ते पाच इंद्रिय त्यासाठी असूस्वे असतात शब्द दोन प्रकार एक त्याच्या संबंधात शब्द उच्चारण आणि त्याच्या मुखातन निघालेले शब्द अथवा कृष्णाच्या बाबतीत बोलायचं तर त्याच्या मुरलीचा र वेणुनाद ऐकणं यासाठी कान असू सुलेले असतात त्यांना ठाऊक कि वेणू नाद करणारा वेणू वाजवणारा अन्य कोणी नाहीये तो नंद नंदनंदन आहे तो कन्हय्या आहे तो बंशीधार आहे कोणी नाहीये पण तरी सुद्धा त्या आपल्या आपण मुखातन वजवत आहे वृंदावनी वेणू कवनाचा वादे माहे किंवा वृंदावनामध्ये आत्ता यावेळी कोणाचा वेळ नाग आहे कोण वाजवतोय कळत नाही गेला तो नंदलाल वाजवतोय पण आईच्या मुखात नागवतो आणि यशोदात तने, तो नंद नंदन हा तो वाजवतोय का गोपिंद सोडा प्रल्हादाची काय भूमिका आहे काय भूमिका आहे बाबा नारद आणि प्रल्हाद यांच्यात वयाच किती अंतर आहे हा वयाचं काय मला वाटतं मन्वंतराचं अंतर आहे ना कृतयुगापासनं ते हा करयुगातून काय मला वाटतं नाही कोणाला भेटले नारद पण जाण द्वापार युगापर्यंतसाठी भेटल्याची पुराणास उल्लेख आहे म्हणजे प्रभुयुगात ज्यांचं अस्तित्व आहे असे नारद प्रद पण वैष्णवांच्या यादी पहिलं त्याच नाव आहे नारद दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रल्हाद नारद पराशर पुंडली भगवान रसरानी माग म्हणल्यानंतर त्यांनी काय मागितलंय प्रभो दहा हजार काम नको दहा हजार कान असले कस जगणार कस घेणार वावरणार पण दहा हजार ऐकण्याचं जे वळ आहे ना ते माझ्या दोन कानाला प्राप्त व्हावं श्रवण स्पर्श त्वचेला आणि स्पर्श सुखाची अनुभूती आहे पण कशाचा स्पर्श आहे की गोपी सांगित ज्ञानवाल्यांच गौरवची सांगितला आळू मारू मी मने गोपाळू आला ओ मा अत्यंत आळूमाल माऊलीचा अत्यंत लाडका शब्द आहे असा तो सुगंध कोणाचा आहे तो नंदलाचा सुगंध आहे तो ज्या अर्थी माझा इथ इथं अनुभवायला हो येतोय त्या अर्थी तो, तो कुठ तरी आसपास आलेला आहे श्रीमंत भागवतातल्या दशमस्कातलं गोपी गीत पाहणार त्या भगवंताचा जो स्पर्श आहे त्या स्पर्शाला त्या आसूसलेल्या आहेत वाम दक्षिण चहूभुजी आलिंग म्हणले ना अंबर आहे भगवंतालाही तेवढ दोवरी दोनी भुजालो दो घेऊन आलिंगावया लाभणी तयाचे अंग म्हणजे मग आता कृष्ण सुद्धा त्या मिठा मारत होता मग आम्ही पुढचं ऐका वेदांत शास्त्राने आपल्याला सूलदेह हो, सूक्ष्म देह हो, कारण देह हो, आणि महाकारण देह हो, चार देह सांगितले एका ते एका ते एका तसा तुम्ही डब्यात डब्या पाचल्यात पाचल भांडल्यात तसे सूल सूक्ष्म कारण आणि भक्तीशास्त्रकाराने पाचवा देह सांगितलाय महाभाव स्वरूप देह हो। झालेली आहे ना हाडामासाच्या देहाची नाही त्या गोपीना हा भावमय देह प्राप्त झालेला आहे आणि तो भगवंताच्या कृपा प्रसाद द्वारा प्राप्त होत नाही तुमच्या आमच्या डोक्यात जी कल्पना आहे ना महाराजाची ती पुसून टाका कृपया पुसून टाका महारास आहे रास करणार कोण आहे रस सहा काल आपण त्याच व्याख्यान केलं अस तो आणि रसराज राज आहे रस पूर्ण आहे रस आहे तो आणि त्याचाही देह जो आहे तोही हडामासाचा नाही नाथराय एकादात भाष्य करताना म्हणाले भगवत देह चैतन्य धन ते वसेना देहाभिमान तो चैतन्य बने गोपाळ सांगतायत ना कृष्णा अरे तुझं भोंगड नाम विग्रह नाम हाला तुझा कृष्णा आकार जो आहे ना हा आमच्यासारखा रक्त मास मज्जा दुर्गंधी जंतू पंच महाभूतांच पंचीकृत पंचीकरण नाही स्वगत सच्चे नंद शुद्ध सत्व विणदी षडगुण बोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभ दि दे असा तो भगवत देह हो, तो विग्रह असाय चैतन्य गण आणि आपला देहसा चैतन्य गण आहे ज्या गोपी भगवंताच्या वेणुनासाच्या संकेतात न त्या यवनाकाठी अशा आल्या होत्या क्या सगळ्यांचा देह हा भावमय देह आहे की ज्याच्या ही आणि महाराजाची लिला झालेली आहे काय भक्तीशास्त्राचा भाग आहे उगात आलाय आणि स्पष्ट करून सांगतो काय तर फार सगळ्या विचार विचार होणार नाही पण होईल तो आणखीन यथा सांगली देवडा घरी तेवढा शुकमहामनी सांगताय राजा परीक्षेची ऐकतोय तो काय म्याडो सगळं राज आहे समुद्र आणि वैराग्य प्राप्त झाल्यामुळं तत्काळ सगळ्याचा त्याग करून बसलेला का हो सगळ्या तुम्ही सुना कोणी लोक लेखी कोणी कि स्वतंत्रता कोण आहे कर्मपर उपासनापर ज्ञानपर अशा सुती ज्या गोपी रूपानी कृष्ण लीला कृष्ण प्रेम अंबी मैं वरी चिरंजीविराज करते पुरुष का चिरमुरे खात होते का आगे निखन करतेश्न फार मार्मिक है स्वान दारे आपली माता आपल्या गोप घरात होते आणि इथे एक एक गौरणी एक एक गोपा हाती धरून नाचती रात मंडळ एका जनार्दनी रचिले। रास मंडळ नकिले जिकडे पाहे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले असा तो भावमय देह आणि हा भावमय देह त्यांनाच प्राप्त होतो ज्यांच्या ठिकाणी हा महाभाव प्राप्त झालेला आहे ज्याला महाभाव प्राप्त झाला अशांच्या पैकी अगदी अलीकडची दोनच उदाहरणं एक चैतन्य महाप्रभुकृष्ण परमहंस महाभाव महाभाव तुखित आम्स मे कह सुखी होती तस् सुख दुखी एक गोपी चंद्रावली नावा थी, थी, ओ, त्या पद्मपुराणामध्ये कोणच्या नावाची गोपी कोणत्या गोपाच्या घरी कशी प्रगड झाली ती कोठ या सगळ्याचा सविस्तर उल्लेख आहे ही चंद्रावली नावाची आणि गोपी तिने एक दिवस सगळे सोळा शृंगार केले सोळा आणि प्रसादन केलं ती आणि कशासाठी केलं आपलं हे शृंगारीत रू पाहून नंदलाल आनंदित व्हावा या हेतून अशा हेतून केलं ना आणि ती निघाली कुंजवनामध्ये कृष्ण होता ती निघाली ती कुंजवनात आली आणि कुंजवनामध्ये कुंजविहारी परमात्मा डोळ्यावर मुठी झापड होती आलस्य होत झोपेनी घेरलं होतं डोळे मिटत होते ती ज्यावेळी आली त्यावेळी डोळा लागलेला ती म्हणजे आता इतकं सगळं आपण शृंगार शोभा करून आलो याच्यासाठी झोपलाय तो जाळ कसं करायचं कमल हाथ कमलक होती कमलकलिके मधे पर होते कमलक हाथी पंख कसाला तस ती कमलकलिका हलव लगली है तो हा कि कमल दलाते पराग जे ना यहाँ डोल पड़ती हा जा एवड भगवंताची राधिकी शक्ती जी आहे गुरु सुरस गोकुळी राधिका विनटनकरांसारख्या नाट्याचार सुद्धा स्वयंवरामध्ये राधिकेला हे उंच स्थान दिले आपल्या नाट्यगीतामध्ये कोण आहे गुरु सुरस गोकुरी रसपूर्ण अशा त्या गोकुळाच्या साम्राज्यामध्ये गुरुत्व कुणाकडे आहे राधेकडे आहे आशिती राधा आणि ती म्हणजे अगं चंद्रवेळी काय करते ती म्हणजे काही नाही मी ह्याच्यासाठी इतकं सगळं नटून सटून आवे, ह्याला आनंद मन म्हणून आले मला पाहिल्यावर झोपलाय राजे साईत चंद्रावरील विचार कर तुझा श्रगार महत्वाचा का नंदलाची निद्रा महत्वाची विचार करत पाहाव म्हणून तू त्याची झोप मोठती आहे म्हणजे तू त्याच्या सुखासाठी आली आहे हे तुझं बोलणं खोट आहे मिथ्याय क्या तुझ्या आणि स्वसुखाचा भाग आहे का नाही म्हणजे हो मग उठू न जाप सुख सुखित्व मग सगळ्या इंद्रियांच्या द्वारा ते जे काही भक्तिप्रेम सुख भोगतायत ना ते कस भोगतायत शब्द स्पर्श रूप जिकड़े पाए तिक ब्रह्मी को हरी थे रे। हरी तेरे हरी उ न दिसे कोठे रे मै भू भर जाने बाहट गोरस दे चना हाट कहाँ पवे डालू देखे आ देखा तो सबिने गेला विचार करा जिकड पाहाव तिकड त्यांना कृष्णाशिवाय दुसरं काही दिसत नाही भगवत तत्वाशिवाय काही दिसत नाही त्यांनी भगवत रूप किती पाहिलं असेल आणि कस पाहिलं असेल दोन प्रश्न किती पाहिलं असेल आणि कस पाहिलं असेल आणि भक्त किती पाहतो कस पाहतो निरखित निरखित गेलीये हो व्यवहारातलं दाखला देऊन सांगतो दाखले नेहमी व्यवहारातले असतात का का आपल्या नित्य जीवनातले असतात पण संतांनी त्याचाच उपयोग आपल्याला सिद्धांतापर्यंत घेऊन जाण्यासाठी केलाय हे त्यांचं योजक तत्व दुर्लभा हे त्यांचं कौशल्य आहे एक लांबचा नातेवाईक मुलगा हुशार पहिल्यापासून पहिला नंबर एमकॉम पर्यंत शेवटचा आणि पेपर देत होता जिथं नंबर आला होता तिथं बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजमेंटनी त्या कॅन्डिडेटचा नंबर शोधून काढला आणि ज्या केंद्रावर परीक्षा देत होता तिथल्या कॉलेजच्या प्राचार हा पेपर झाला की या नंबरचा कॅन्डिडेट हेमंत कर आणि बिकॉ हेमकॉमचा निकाल लागण्याच्या आधी पुण्यासारख्या शहरामध्ये बँक ऑफ इंडियाच्या एका आणि ब्रँडचा ब्रँच मॅनेजर म्हणून अपॉइंट झाला चोवीस वर्षाचा मुलगा आता आई वज मां खाऊ लगले मना अपन हेमंता दो चार दो चार मुल्प सकू लगल पत्रिका पावी मुल एक पत्रिका सामने आई सर जुवेरी मुलगी पीमता मुलगी हम का अपने आई की है अपने दारा वन रोज तीस लेना है काय पाहिजे तो म्हणला आणणार तसं नाही मग घरात त्याला दिलीप म्हणत असत अरे तू पाहिजे तू म्हणलं हो की मी कुठं नाही म्हणतो पण आता ती माझी भारी वधू चोहेल का या एंगल मधनं पाहिजे कळलं का पाहण तस त्या कोकी म्हणतीय मी त्याला नुसता नाही पाहिला म निरक्षित निरक्षितच गेलीये हो मी त्याला निहाळत निहाळत निहाळत अशी गेले परिणाम काय झाला पाहेन्मय झाले हो उन्मनी मन निवारे तन्मय पाण्याचा फडसा आणि किती पाहिलं काय भक्ती प्रेम काय भाव काय हा रतीभाव जो काही ये ना हा काय रतीभाव आहे मग सांगितलं तशी एक गोपी तिने सगळं प्रसाधन केले आणि प्रसादन कस झालंय हे सांगणारा साक्ष देणारा थंड पाठी कोण त्या आरशापुढे येऊन उभी राहिली आणि तिला आरक्षात ती दिसेना हो काय केलं तिथे तिला कृष्ण रूपच दिसू लागला आरशात दुसऱ्या दिवशी आपल्या सख्यात केव्हा भेटतील आणि हा आणि इतिहास ही चमत्कारी घटना केव्हा सांगेल असं झालं तिला आल्या एकत्र तिने सांगितलं नू काय नवल काय दर्पणी पाहता रूप नदीचे आपुले मला दिसेना का बापर महादेव मजा इथे केले तो बापरमहादेव आहे ना त्यांनी मला या अवस्थेला आपण सोडलं की आरशात पाहिलं तरी मला मी दिसत नाही तोच दिसतो का असं कस झालं तुम्ही म्हणजे अरुभिक बरो होणारच असत का रूप येऊ आपण जे त्याचं रूप पाहतो ना एकदा का दोनदा का पाचला का पंचवीसदा किती वेळा पुन्हा पुन्हा पुन पुन्हा पुन पुन्हा त्याचा परिणाम ज्ञानदेव म्हणे नयनाची बाहुई मग आपलं सगळं शरीरशास्त्र प्रकाशास्त्र शिकवायचं नाही आपण जे दृश्य पाहतो कागदावर जर त्याच आणि डायग्रॅम काढायचं निघालेला प्रकाश त्या प्रकाशाबरोबर निघालेली अंतकरण वृत्ती मला आपल्याला सर्व पंचदशी किंवा वृत्त आणि वृत्ती प्रभाकर नाही शिकवायचा पण हे प्रमेय लक्षात घेण्यासाठी टाकतो आपल्या डोळ्यातनं निघालेला प्रकाश आणि त्या प्रकाशावर निघालेले आपले अंतकरण वृत्ती हे जे दृश्य आहे ना त्या दृश्याला जाऊन व्याप्त जस आळ्यात सोडलेलं पाणी आळ व्याप्त तस ही दृष्टी आणि तो आणि प्रकाश हा व्याप्त होत्या आणि तिथनं तो पुन्हा रिबावून घेतो आणि आपल्या डोळ्यात येतो आपल्या डोळ्याची जी बाहुली आहे त्याच्यामध्ये ते, ते दृश्य उमटत त्याच्या माग जे मज्जातंतू आहेत सूक्ष्म ते मेंदूकड ते संकेत पाठवतात आम्ही म्हणतो धाड पाहिलं हे पाहिलं ते पाहिलं तसं ह्याला इतका पाहिला की डोळ्यामध्ये तेच रूप उमटलं इतकंही लांब द्यायचं कारण नाही मला वाटतं बहुतेक पहिलं तरी चरण मला वाटतं मराठी ज्यांची भाषा आहे त्यांना पाठ आहे रूप पाहता आता काही जणांचं रूप हे पाहता हा सुखाचा निधी तो वागले करा निदान, रूप पाहता लोचनी आपल्याला पाठ एवढच विचारायचं मला लोचनी ही काय विभक्ती तिला उशीर लागला तरी चालेल पण विचारपूर्वक सांगा हा वाटलंच होत मला कोण म्हणलं सप्तमी डोळ्यात रूप पाहिलंय लोचनी लोचनाभ्या डोळ्यात डोळ्याने डोळ्याने पाण्यास फुल झालं आणि डोळ्यात पण घरात दारात बाजारात शहरात गावात आूप पाहता लोचनी सुख झाले हो असा हा जो काही भक्तिप्रेमाचा भाग आहे त्यामध्ये आणि हा जो भावातला भाव की रत्या म्हणजे प्रेम आणि हा प्रेम म्हणलं की परमप्रेमास्पद आला परमप्रेमास्पद आला की आणि प्रेमिका पण इथं प्रेमिका आणि परम प्रेमास्पद अधिकारी आहेत त्यांच्यातलं परस्पराच्या ठिकाणी असणारं जे प्रेम आहे ते देह देहभाव विवर्जित असा भाव आहे नर आणि मादी प्रेम भाव। हा प्रेम भाव इत नहीं तो प्रेम भाव नहीं है तो काम भाव है प्रेम भाव है फर्क लक्षा लिया दो शब्द है तिथ काम इत प्रेम है, प्रेम है। प्रेमा मधे को ही कशा की ही अपेक्षा नहीं निरपेक्षं मनीष शांतम अनपेक्ष दक्ष कशा अपेक्षा नहीं इहलोकीत क्षुद्रा क्षूद्र भोगच नहीं पास परलोकत भोग है तीस अपेक्षा नहीं नवे नवे चार पुरुषार्थ जे संगित धर्म अर्थ काम सर्व धर्मांित्यज काय भगवान सांगतायत बाय हो अर्जुनाचा प्रश्न धर्मविषयक आणि भगवान सांगतायत सर्व धर्मांत परित्याज्य नको धर्म अर्थ नको काम नको मोक्ष कोण नको मोक्ष बाई पण भक्त हे आहेत ना मोक्ष सुखा हानू लाता काल तुम्ही भोग मोक्ष बापडी, त्याशी पुरे, कुणालाच नाही माझं का पंचम पुरुषार्थ आहे मोक्ष का घेऊन मोक्ष तुमचा देवा तुमा दुर्लभ तो ठेवा घेऊन बस आव मान नको पण मोक्ष नको म्हणताना प्राप्तीपूर्वक निषेध असू शकतो जावई काकवी नको म्हणले काय खातात कशी खातात किती खातात काय कसा पदार्थ माहितच नाही नको अज्ञानामुळे कोलाही द्राक्ष नको म्हणला मिळण्याची शक्यताच नाही मान सांगावा ज अपमान सांगावा म्हणा म्हणून म्हणला तिथं कुणाले एकाला आली होती मग उड्या मारत होता म्हणून नको म्हणा आणि संत महात्मे नको म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव का प्राप्तीपूर्वक निषेध प्राप्ती काय मोक्ष उच्छ काय जन्म स्वरूप आहे तू काय देणार गौरुपाचा देवाचा कारिकावाचा त्यांच्या तू काय देणार मोक्ष हे जीवाचं मूलभूत स्वरूप आहे तू काय उदार त्याची आणखीन उघड देवंडी फिरतोस तुघत द्यायला पाहिजे आमचं स्वरूप आहे मग चहुपुरुषार्थाश्री असणारी जी भक्ती आहे श्रेष्ठ पंचम पुरुषार्थ आहे पंचम पुरुषार्थ उपनिषद उपनिषदाने आनंदाचा सा दर्जा सांगायला सुरुवात केली आहे ताकदवाद आयुषमंत विद्या संपन्न धन संपन्न, सुदृढ निरोगी निर्व्यसनी सुसाधित सन्म्न कीर्ति लौकिक यश जीवन सग भौतिक कक्षा वश संपादन के ओ मनुषानंद मतपेक्षा पट कर संगनिषदा असे अनेक माणुषानंद म्हणजे एक गंधर्वानंद देव देवगंधर्वानंद हा असे हजारपट त्याचे हजारपट त्याचे हजारपट असं करता करता एक सांगितलं ब्रह्मानंद ब्रह्मानंद ब्रह्म सुख ब्रह्माचं सुख नव्हे ब्रह्मच सुख भगवंताचं सुख नव्हे भगवंत सुख पण गुरुदेवांसारखे महात्मे अस म्हणायचे मला उपनिषदांचं सांगणं पटत नाही हा ऐका पटत नाही म्यानवे बनारस विद्यापीठाचे वाईस चांसलर श्रेष्ठ आत्मसाक्षातकारी नामयोगी असे त्यांनी त्यांच्या मिस्ट्रीस पुस्तकात येत मी मावसा दिली एकाच वाक्यात सांगून आपण पुढच्या विषयाकडे वळू मग एक प्रश्न घालतो बरोबर केळी खाल्ली म्हणजे देवगड आपूस आपला खाल्ल्याचा आनंद मिळतो एक डझन दोन डझन का नाही का नाही केळं हे जरी फळ असलं आणि आंबा जरी फळ असलं तरी सजातीय भेद आहे केळ्याची वडीची केळ्याची होडी आंब्याची वडीची तसं वृदय म्हणायचे अशा पटीनी ब्रह्मांड नाही आणि असे दहू शकत मग तिथं क्वांटिटीचा प्रश्न नाहीये क्वालिटीचा प्रश्न आहे तसं केळ आणि आंबा क्वांटिटीनी बरोबरी होणार नाही क्वालिटी तसं असा जो ब्रह्मानंद या ब्रह्मानंदाची लक्षावधी पट जरी केली तरी आणि भक्तीप्रेमाचा जो आनंद उल्लास आहे तो आनंद उल्हास हा आणि ब्रह्मानंदापेक्षा कितीतरी पटिनी हा श्रेष्ठ आहे त्याचा दर्जाच वेगळा आहे असा भक्तिप्रेमाचा आनंद आहे कुठे आनंद हा आनंद हे भगवंताच स्वरूप आहे सच्चिदानंदाद्वितीय होती फक्त गणपतीच वर्णन नाहीये ते परब्रह्माचं परमात्म्याच की लो भक्तांसाठी सगुण झालाय त्याच स्वरूप आहे आनंद ब्रम्मे जिव्यदानात सच्चिदानंद घरी परिपूर्ण सांगतो कोणय विठेवर आनंद आद्वय नित्य निरामय जे का निजे योगी आणते ते समचरण साजिरे विठेवरी जसं परब्रह्माचं वर्णन श्रुती करू शकत नाहीत तसं भक्ती प्रेमानंद जो काही आहे त्याचही वर्णन करायला आणि शब्द नाही मग अनुभवे चित्ता चित्त जाणे अनुभव रूप मुकास्वादनवर हे अनुभव आहे अनुभव कसा आहे कसा येणार ज्ञान एवढंच म्हणलंय अजून हे अनुभवाचे दोघे नो हे बोलायच एखाद्या खुसखुशीत चविष्ट उत्तम अशा पदार्थाचं उदाहरणार्थ आमचा बेळगाव कड केला जाणारा धारवाड केला जाणारा संखंडीत केला जाणारा मांडा गमत नव्हे पोळीला पजर सुटणं कठीण एक वरच काचडे एक खालचं काचडे मांडा काय करत का कपा मांडा किती वर्णन केलं म्हणजे मांडा खाल्ल्याचा जिव्या लागला पाहिजे ना तस देवभक्त यांच्या ऐक्यामध्ये दे। कि जो परमप्रेमास्पद प्रियाची परम त्याच्या बरोबर आणि तो प्रेम करणारा जो प्रेमी आहे ना तो प्रेमी प्रेमास्पदापेक्षा वेगळा राहतच नाही वेगळा राहतच नाही तुका म्हणे लवण कळी पडता जळी तई हो असत मग अशा ठिकाणी तो अनुभवतो कसा ते म्हणजे बोलण्याचा विषय नाही तरी सुद्धा शब्दाचा आधार घेऊन सांगितलं ज्ञानी हा भुंगा जो आहे मधुसेवन करणारा कमलदलातला मधु जो आहे तो मधु सेवन करण्यासाठी कि किती लांब वर्ण येतो पण भुंगा म्हणला ते सार की त्याच्या ठिकाणी काय आहे गुंजारग आहे गुणगुण आहे सतत गुणगुण आहे तो मी देऊन चाळीस बेचाळीस वर्ष झाली पण ते कुंभाराचं चाल गार्ग काढलं ना तरी फिरत असतं अजून डोक्यात नाही एम जी बी जात नाही ट्रान्सफॉर्मर लहान असा वगैरे मोठा असतो आपल्या घरातल्या देवाऱ्यात अखंड दिवा असावा म्हणून तो आणि पोटाचं <laughs> पेर तरी मोठा असेल बल एवढं आपण आणि बरं लावतो विद्युत दाब किती असतो आपल्या घरी आलेला त्याचा दाब कमी करण्यासाठी छोटा तोही ट्रान्सफॉर्मरच आहे आणि आम्ही सप्लाय दिला आहे पण पाच सात मजली इमारत आहे विजेचा पाळणा बसवायचा आहे तो चालावा म्हणून एक वेगळा ट्रान्सफॉर्मर बसवावा लागतो विद्युत दाब वाढवण्यासाठी असा तो एवढा असो अगर मोठा खोरीच्या आकाराचा असू त्याचा आवाज असतो बाई तसा भुंगा जो आहे त्याच काय आहे गुणगुण आहे ज्ञानवारांनी असा भुंगा पाहिला म्हणले ऋणून सुणू ऋणून सुणू रे भ्रमरा पण हा तुझा अवगुण आहे सांदी तू आवगुना रे काग्या तुलाही पटेल काय जो पर्यत मुखाने गुंजारो तुला कमल दलातला मधू सेवन करता आणि मधू सेवन करा लगला तुला गुंजारो करता नहीं कबीर माला चिड़िया दो बने प्रतकाळची वेळ होती उन्हांदी वर कासरावर सुरेवर आला होता लख ऊन पडलं होत आपल्या ओटीवर बसले होते पुढे अंगणामध्ये काही दाण्याचे पायला चिमण्या येत होत्या आता चिमण्याही दिसून नाही तो काय काय पर्यावरण सांभाळणार कपाळापे एक चिमणी तिला एक दिसला अंगणात पडलेला हरवल्याच्या डाळीचा दाणा तिवर आकाशात खाली आली चोची धरला आता जेप घेणार तिला दिसला तांदळाचा याच्यासाठी खेप एका पुन्हा आणि झेपावलेली खाली आली तांदळाचा दादा धरण्यासाठी चोच उघडली तो हातभर्याच्या डावीचा जाड पडला तांदळाचा धरला पुन्हा उघडली तांदळाचा पडला की कबीर महाराज पाहत होते तिची कसरत आणि मग कबीर महाराज तिला म्हणजे चिडिया दो दो न बने बाई हे ध्वनी शक्य नाही एकदा तांदूळ घेऊन जा एकदा हरभऱ्याच्या दावीचा जाणा घेऊन जा तस आम्हाला प्रपंचही आवडतो आणि भगवंतही आवडतो मग खरं काहीच आवडत नाही तुझे कला आवड़ी दिव्या जग एक तुला गुणगुण करता मधुसेवन करता नहीं सेवन करता गुणगुणता नहीं एक कर भोगी तू निष्ठर पाय चरण कमल दर भ्रमरा भोगितू हे भगवंताचे चरण कमल दर जे आहेत ना तिथं जो काही आणि रस आहे ना कशाचा रस आहे भक्ती प्रेम रस आहे आणि हा भक्तिप्रमळ रस सेवन करण ते भुंग्याला तेव्हा दमत ज्यावेळी गप्प रातो उगा राहतो तेव्हा तस तिथ रस सेवन करताना मी सेवन करणारा सेवक आहे तो सेव्य रस आहे आणि मी त्याच सेवन करतोय पुन्हा कालच्यासाठी त्रिकुटी नाही रसमयता रसमयता का वेगळा रस शिल्लकच राहत वेगळा रंग शिल्लकच राहत नाही मग ये हृदयी ते येई असा आहे अशी एकम येतात पण हो तिथं अनुभवता येतो मी अनुभवणारा आहे हा अहंकारी तिथं राहत नाही पण अनुभव शिल्लक राहते असा जो भक्ती प्रेम रस आहे आणि त्या भक्तीमुळं काय होतं तर भगवंत वश झाल्याशिवाय राहत नाही महाराजांनी वेगळ्या शब्द सांगितलं जगतावर कुणाची सत्ता बोल, जगतावर कुणाची सत्ता हा, हा? भगवंता चा। चाले शरीर कोणाची आत्ते भीशासमात वात पवते भीषो दे त्याच्या सत्ते तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे सूर्याची चालणे तुझे असते आयसा तुम्हायक ब्रह्मांडाचा धनी पण ज्याची त्रैलोक्यावर सत्ता त्याच्यावर कुणाची सत्ता त्याच्यावर प्रेम सुख भक्तीप्रेमानंद भोगणारे ज्या आहेत त्या भक्तांची सत्ता त्यांची सत्ता भगवान सांगतायत काय करू बाबा अहम भक्त पराधीन आहा मी त्या भक्तांच्या आधी नाही ना जमाबाई म्हणतायत ना आमच्या किंवा गोपी सांगतायत विश्वव्यापक कमलापति कमला कमलापति कसा है विश्वव्यापक है गवरणी कड़ी घे का विश्वास जनिता विश्वास जनिता है क्वा? भक्ति प्रेमा की मात बी का है मने यशोदेश माता ऐसा भक्तांचा अंकित हा भक्तांच्या अंकित आहे लागेच ऐसी लावी प्री त्याला आपण जेवढं प्रेम लावावं हे हिंदीत म्हणे ना मी काही सांगतात ना तुम्ही मला कृपाया द्या देव तुम्हाला बरोबर दे आपण एक रुपया भगवंतावर प्रेम करा आता ते भिक्षा मागायची सुद्धा आणि ऍडव्हान्स आहे हा ऍडव्हान्स पुण्यात होतो नामदेव यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आणि महात्मा गांधी रोड जो आहे लष्कर भागातला छावणीतला शिंपी समाजाचं सुंदर राम मंदिर आहे उत्सव होता प्रवचनाच्या निमित्ताने असं निघालो होतो वन वेकडून रिक्षा तिकडं जाता येत नाही कोपऱ्यावर तर लोक तर एक ग्रस्त समोर आहे कधी आलात इतक्या आस्थेने विचारता येत म्हणजे चार दिवस अजून किती दिवस आहात दोन दिवस आहेत बरं का हो आणि माझा मॅडनेस आहे हा मी कबूल करतो मला माणूस लक्षात राहत राहत नाही अत्यंत बाद मी माणूस लक्षात ठेवण्याच्या बाबतीत अत्यंत बाद हा आपल्याला इतकं सलगीने प्रेमाने विचारतोय आपण याला ओळखत नाही काय मॅडनेस बर मूर्खपणा असतो ना तो चेहऱ्यावर झळकल्याशिवाय राहत नाही मी म्हणलो बा माफ करा मला तुम्ही एवढं मला प्रेमाने विचारताय पण मी नाही आपल्याला ओळखू शकतो आपण तरी मला सांगा तो म्हणला मी तरी कुठं तुम्हाला ओळखतोय ओळखत नाही तरी इतकी प्रेमाने चौकशी तो म्हणलं रुपये द्या ना ही दीक्षा मागण्याची अत्यंत लेटेस्ट फैशन है आषाढ़ महीन वज उदाहरण है तो वश हो पंता नहीं संगा बना मंत काव्य काव्यून उत्तम है मत मनू शक नहीं उत्तम कवि हैव्य उत्तम है, है। आर्य की भक्तिवीणा वशनो है भक्तिवीणा वशनोहे विवा मृतुंग नादाने कन्या दान फलाते कन्या दान फलाते कैसा पावे मृदुंग दान रामा रामा, रामा, हरे हरे भक्ति विना वशनो हे ही होत भक्तिशिवाय वश हो मृदुंगना घोषणा कसाई कैसा दान फलाते अपने कनेक जी दान है कन्यादान श्रेष्ठ संगित सालंकृत असेल तर काही प्रश्नच नाही एकाला हवं होतं कन्या जाण्याचं पुण्य पण कन्या नव्हती पण तो विचार एक डोकं चालू शाळूच्या मातीतन मूर्ती करणारा उत्तम मूर्तीकार त्यांनी एक उपवर तिचं वय झालं अशी कन्या रंग रूप वस्त्र अलंकार सगळी आणि त्याने ती शाडूच्या मातीची कन्या दिवितदार कन्यादानाचं फल मिळेल का तस भगवंत हा भक्तीशिवाय अन्य कशाला वश होणारच नाही अन्य कशाने तो मापला जात नाही इतराने तत्वता न मोजवे तत्वता मुस्ता येणार नाही मी नेहमी सांगत असतो गमत म्हणून हातातली तीन माशाची अंगठी आहे आणि हायवेला माग भरलेला ट्रक जो आहे त्या ट्रकचं वजन ज्या आणि वेब ब्रिज वर होतं त्याच्यावर तीन माशाच्या अंगठीच वजन होईल आणि पी एन जे अँड कंपनी ज्युवेल यांच्या दुकानातल्या काच्यावर आणि सर्पणाचं वजन होईल का नाही का दोन्हीकडे निराशा पदरी कशाने मापणार याला इतराने तत्वता न मोजवे पण तू बरं वेळेला आम्ही मोजतो कशाने भक्तीच्या मापे मोजितो आनंदात इतराने तत्वता न मोजवे भक्तीचा ऐश्वर आणि भक्तीच्या आमच्या अनेक गुण आहेत आपल्या पुढे तितका आणि अवसर नाही एकच गुण आपण सांगून या ठिकाणी थांबू भक्तीची उदारता था। उदारता योगाचा अधिकारी आहे ज्ञानाचा अधिकारी कर्माचा अधिकारी सगळ्यांना सगळी कर्म करण्याचा अधिकार कर्मला पवित्रक या नावाची जी काही आणि अंगठी आहे ना ती सगळ्यांनी नाही घालायची पवित्रक कोणी घालायचं चांदीचा अग्र सुनायच ज्यांच्या वडिलांच कृपाछत्र मावळलं आहे त्यांनीच हातात पवित्र घाल वडील हयात असताना जरी तो घालू शकत असला धनंतर असला तरी त्यांनी बाकी काही रत्न घालायली पण पवित्रक हे त्यांनी धातूच वडील हयात असेपर्यंत आधी कार कर्म परतवे काही ठिकाणी पूजा सांगितली जाती श्रुती स्मृती पुराण उक्त आणि काही ठिकाणी वैदिक सांगताना काय म्हणतात पुराण उत्त का वेदाचा अधिकार ज्यांना नाही त्यांना वेदोक्त विधिविधान नाही पुराणक्त अधिकार आहे योगी अहो आपण प्रवचन किती असतात आता हिचा आपण दीड तास विचार करतोय अपवाद आहे प्रवचन किती तास एक तासक श्रोते कि आसन करता है योग ज्ञान करिता जी भोगसे बुद्धियाधिकांताचरणे कर्कशे श्रवणे आचित्रासे करिता जी भोगसे बुद्धियाधिकां अरे भक्ति यारे यारे लहान थोर याती नारी नर करावा न लगे चिंता को सक आये अधिकार भक्ति ही देखूर वाली है सगड़ना बरोबर घुन जाए आपी से वैश्य तथा शुद्र एक सतान च कार्य का जो भागवत धर्म है भागवत धर्म मधे ज्यादा प्रेम प्रेमशास्त्राच मंडन के लिला है। जे प्रमे अनेक अंगाने अनेक प्रकार समझ भक्ति ऐसा वाटा प्रशस्त करना की महात्म से अवतार है वाटा सूक्ष्म दुस्तर सूक्ष्म ज्ञान मार्ग सूक्ष्म है योग मार्ग दुस्तर है और केला राज्य भार चा तो भक्ति मार्ग है तुका मनी महापात की होती जीवन मुक्त है मात्र आमी पापी आमच्याकडन काय होणार नाही विचार करा त्या वाऱ्यापोळे आपलं पाप पापय का हो। होकील काही सांगता येईल ते काय आपण काय सांगणार पण एकम एक अक्षरम पोसा महापातक नाच महापातकी पण जीवनमुक्त अवस्थेला नाही जीवनमुक्त अवस्थेवर आणि मंडित असणारी अशी जी भक्ती प्रेमावस्था आहे त्याला प्राप्त होतात कशाच्या आधारे प्रेम, प्रेम लक्षणा भक्ती या भक्तीच्या उजळावया आजो वाटा या वाटा उजळण्यासाठी ते आले वाटा प्रशस्त करण्यासाठी आले आम्ही एवढंच करायचंय अन्य कोणत्याही वाटेला न लागत भगवंताच्या सा अर्जुनासारख्या अंतरंग भक्ताला जे सांगणे तरी झडझडोनी ये निघतीचे वाटे लागतो का आपण का या वाटेचे वाट सुरू झालो पाथ झालो जबाबदारी आपल्यावर नाही त्याच्यावर आहे त्याच्यावर आहे लहान मुलं असत रांगता रांगता उभं राहत उभं राहता राहता पडत उभं राहत पडतं पावला पुढं आई त्याला भिंतीच्या भिंतीला उभं करायचं आपण समोरच्या भिंतीला उभं राहतो आणि त्याला म्हणजे चल चल चळ चळ चल चल चल म्हणू आई पण प्रेमाने मुलांनी चार पावलं टाकली ना आई किती टाकली अजून चालू शकत नसत पडत बरोबर पण ते चालावं असं ऐका वाटत मग जन्मदाती माता जर आपल्या लेकरांनी चार पावलं टाकून आपल्याकडे येण्याचा प्रयत्न केला तर जग पिताह जगतो माता भाता पिता माझी विठाळी मावली प्रेम पाना पाहली कुरवाळोनी ला नव दे तुली जवळ अशी जी विठाई मावली असा भक्तजन वत्सल प्रेमजन प्रांज जो भगवंत आहे तो भी भक्ती प्रेमाचा अवलंबन आहे आम्ही त्याच्याकडं दोन पाग गेलो तो आपलं मोठेपण बाबूला ठेऊन आपले ते थोरपण नारायण विसरला तो आपल्याकडे चार बाउली टाकू दे मात्र आमची चालू त्याच्या दिशेने पाहिजे आम्ही त्याला विनमुख होता कामा नये आम्ही त्याच्याशी सन्मुख असलो पाहिजे गुरुव्याची गाडी रुळावर पाहिजे थांबे ना का ब्रेकडाऊन होऊन केव्हा तरी चालू रुळावरून कसं सन्मान मुक्कामी जाणं तसं भक्तीच्या वाटेला झडझडून आपण निघालो आणि लाभलो ना चालत राहावं आपण इकडनं चालत राहतो भगवंत आपल्यापेक्षा कितीतरी वेगाने आपल्याकडं आणि येत राहतो आणि असा आण तो येण्याची वाट हे आपण पाहिजे तो कधी यासाठी मनउतारेल भाव साढुनिया देखा अवस्था सुख शेज गोड़ चित्ती न लगे आरीक नाथे घरदार तहान फिर भूख तू का धन्य आईसा दिवस तो, तो धन्य दिवस केवेल की तो आप उभा रही ये तो।, ये तो नहीं चलाव न स्वरूपा अविच्छिन्न भक्ति ये अशा भक्ति प्रेमा अंतर्भाग्य जो नंग भगवंत नामदेव धाव कि दे संत चालू नको दा कसा ये दुर दूर दुर्दूर दुर्दूर धावत येई दुड दुढा असं दूर दूर धावत आहे बाबा जसा गजेंद्रासाठी धावून आलास ना द्रौपदीच्या हाकेसरची उडी व्यक्तीस ना तस त्यांच्या पातळीत का मी नसेन पण तुझा अंकित आहे तुझा तेवके, तुझा सेवक तुझा भक्त आहे आणि भक्ताला राखणं हा तुझा काय धर्म आहे तेव्हा त्यासाठी तरी का विना ये आम्ही ही वाट सोडणार नाही आम्ही या वाचने चाललोय आणि आसी वाचन चालू राहिलो तो भेटतो त्या पाविशी अव्यंग निजाम माझे पुंढरी करा श्री श्री सद्गुज्ञानी श्री सद्गुर ज्ञानेश्वर एक प्रेमाची सूचना आपण ज्या ज्ञानेश्वरी जयंती निमित्ताने हा वाग यज्ञ करतोय उद्या ज्ञानेश्वरी जयंतीचे मांधवपी